आकाशात उडत जाताना पाहून मैथिली जनक कन्या दुःखी अत्यंत उद्विग्न आणि अतिशय भयाने ग्रस्त झाली क्रोधामुळे आणि रडण्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते दीनपणे रडत ती सीता आपल्या आपल्याला पळवून देणाऱ्या भयंकर डोळ्यांच्या राक्षस राजाला म्हणाली नीचा रावणा मी एकटी आहे हे जाणून घेऊन मला तो जो तू तो चोरून ओढून घेऊन चालला आहेस त्या तुला आपल्या कर्माची लाज नाही वाटत दुष्टात्म्या मला हरण करण्याची इच्छा धरून भॅडपणाने तू माझ्या पतीला मायेने मृगरूप दाखवून दूर केलेस ना मला वाचवायला जो तयार झाला त्यालाही तू मारून टाकलेस हा घृद्र फार वृद्ध आणि माझ्या सासऱ्यांचा मित्र होता तुझी मोठी पराक्रम शक्ती काय ती राक्षसाधमा दिसून आधी मी नाव ऐकवताच मला तू युद्ध करून जिंकले नाहीस असले निंद कर्म केल्याची तुला लाज कशी वाटत नाही स्त्री एकटी आणि तीही दुसऱ्याची असताना निच्या तिचे तू हरण करतोस आपल्या शौर्या शौर्याची प्रौढी मारणारा तू तुझे हे कर्म लोकात कुत्सित अत्यंत क्रूरपणाचे आणि अधर्माचे म्हणूनच माणसे बोलतील आपले शौर्य बळ म्हणून मगा तुझे बोललास त्याचा धिक्कार असो लोका तुझ्या कुलाची ओरडून निंदा करणाऱ्या तुझ्या या चारित्रिक्कार असो तू वेगाने असा धावत चाललायस त्यामुळे काय करता येणार क्षणभर थांब कि मग जिवंतपणे तू परत नाही जाणार त्या दोघां राजपुत्रांच्या दृष्टीच्या पथा तू आलास तर सुद्धा तू क्षणभरही जिवंत राहू शकणार नाहीस त्यांच्या बाणाचा स्पर्श सुद्धा सहन करणे तुला शक्य होणार नाही वनात पेटलेल्या दावा स्पर्श काय पाखरू सहन करू शकते रावणा स्वतःचे हित करता, मला तू सोडावेस हे बरे माझ्या अंगावर हात टाकल्याने माझा पती भ्रात्यासह अत्यंत क्रुध्द होऊन तू जर मला सोडले नाहीस तर तुझ्या विनाशाला प्रवृत्त होईल संकल्प करून तू बळजून मला घेऊन चाललायस तो तुझा संकल्पच निचा निरर्थक होईल देवासारख्या माझ्या पतीचे दर्शन मला झाले नाही तर शत्रूच्या ताब्यात राहून मला फार प्राण धारण करण्याची मला इच्छा नाही मरण जवळ आले म्हणजे मरचे मनुष्य जसे भरभर ते खाऊ पिऊ लागतो तसे तुला स्वतःचे हित आणि पथ्य खरोखर दिसत नाही काय मरण पंथाला लागलेल्या सर्वांना जे पथ्य ते आवडत नाही राक्षसा ज्या अर्थी अशा भयाचा प्रसंगी तू भीत नाहीस तुझ्या गळ्यात हा काळाने पास टाकलेला मला दिसत तुला निश्चितच मृत्यू सोन्याचे वृक्ष आणि रक्ताचा प्रभाव वाहणारी भयंकर वैतरणी नदी दिसू लागली रावणा खगरुपी पाने असलेल्या वृक्षांचे नरकातले भयंकर वनच तुला दिसू लागले सोन्याची फुले लागलेला वैडुर्यादी रत्नाने झाकलेला लोखंडी सोळ्यांच्या काट्याने भरलेला धारदार असा नरकातला शालमली वृक्ष आता तू पाहशील त्या थोर पुरुषाचे असे अप्रिय केल्यानंतर हे क्रूरा विष प्याल्याप्रमाणे फार काळ तू धरू शकणार नाहीस रावणा अटळ अशा कालपाशाने तू बांधा गेलायस माझ्या महात्म्या पतीपासून कुठे जाऊन तुला संरक्षण मिळणार आहे ज्याने भावाचे सहाय्य न घेता युद्धात निमिषभरात चौदा हजार राक्षस मारले तो वीर राघव सर्व अस्त्रात कुशल असणारा बलवंत आपल्या प्रिय भारेचे हरण करणाऱ्या तुला तीक्ष्ण शराने मारल्यावरून कसा रेल असे आणि असेच आणखी कठोर शब्द बोलून ती रावणाच्या बगलेत असलेली आणि भयशोक यांनी दाटलेली वैद्यही विलाप करू लागले त्या अत्यंत दुःखी झालेल्या दीनपणे विलाप करीत बोलणाऱ्या आणि तर्खळ करणाऱ्या तरुण सुंदर राजकन्यला सर्वांग कंप पावणारा तो पापिष्ठ ओढून येऊ लागला अरण्यकांडाचा त्रेपन्नावा सर्ग